पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील भाग दुसरा प्रकरण चौथे तेज जसे आकाशादी तत्वाशिवाय तसे तेज म्हणजे प्रकाशाशिवाय सुद्धा मनुष्याचा निर्वाह होऊ शकत नाही सर्व प्रकाश सूर्याकडून येतो सूर्य नसेल तर उष्णता असणार नाही प्रकाश असणार नाही या प्रकाशाचा आपण पुरेपूर उपयोग करीत नाही म्हणून पुरते आरोग्य आपल्याला लाभत नाही पाण्यात स्नान करून जसे आपण स्वच्छ होतो तसे स्नान सुद्धा करता येते अशक्त मनुष्य ज्याचे रक्त कमी झाले आहे तो जर सकाळच्या ऊन नग्न स्थितीत घेईल तर त्याचा फिकटपणा आणि अशक्तपणा जाईल आणि कोठा मंद असेल तर तो, तो जागृत होईल हे स्नान सकाळी ऊन कडक नसेल त्यावेळी करायचे आहे ज्याला उघड्या शहरांनी बसले असता किंवा झोपले असता थंडी लागते त्याने अवश्य तेवढा कपडा पांघरून झोपावे आणि शरीर सहन करील तसा कपडा काढून टाकावा नग्न स्थितीत फेऱ्याही मारता येतील कोणी पाहणार नाही अशी जागा शोधून तेथे या क्रिया होऊ शकतील अशी सोय मिळविण्यासाठी दूर जावे लागले तर जाऊन आणि तितका वेळ नसला तर गुह्य भाग झाकेल अशी पातळ अंगोटी घालून सूर्यस्नान घेता येते अशा सूर्यस्नानाने पुष्कळ फायदा झाला आहे क्षयामध्ये त्याचा फार मोठा उपयोग होतो सूर्यस्नान केवळ नैसर्गिक उपचार करणाऱ्यांचाच विषय राहिलेला नाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशी घरे बांधण्यात आली आहेत की ज्यात सूर्याचे किरण काचेच्या रक्षणाखाली थंड हवेतही मिळू शकतात कित्येक वेळा गळवे झाली तर ती बरीच होत नाहीत त्यांना सूर्यस्नान दिल्याने ती बरी झाली आहे घा मांडण्याकरता मी आजाऱ्यांना अकरा वाजताच्या दगदगत्या उन्हात निजविले आणि त्यांना दरदरून घा मालेला आहे अशा उन्हात निझवीतांना आजाराच्या डोक्यावर मातीची पट्टी ठेवावी त्यावर केळीची किंवा दुसरी मोठी पाने ठेवल्याने डोके थंड आणि सुरक्षित राहते डोकेला कडक ऊन लावू देऊ नये भाग दुसरा प्रकरण पाचवे वायू हवा इतर चार तत्वांप्रमाणे हे पाचवे तत्व सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे ज्या पाच तत्वांचा हा देय बनला आहे यापैकी एकही नसले तरी मनुष्य टिकू शकणार नाही म्हणून वायूची कोणी भीती बाळगू नये जेथे जावे तिथे घरात वायू आणि प्रकाश बंदी करून आपण आपले आरोग्य धोक्यात टाकीत असतो खरे पाता लहानपणापासूनच हवची भीती न ठेवायला आपण शिकलो असू तर फिरती हवा शरीराच्या अंगवणी पडते आणि सर्दी पडस्त इत्यादींच्या उपसर्गापासून तासते हवच्या प्रकरणात या विषयावर सांगितल गिल् आहा म्हणून येथे वायूविषयी अधिक सांगण्याजोगत नाही